श्रीराम समर्थ सद्गुरु भक्तीचे रहस्य खरोखरच ज्यांना दिव्य अशा ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घ्यायची असे त्यांनी दिव्य अशा सद्गुरु भक्तीची कास धरावी सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य मंत्राचा जप करावा सद्गुरूंची अगदी निस्वार्थ भावनेने आणि अत्यंत मनापासून भक्ती करून त्या दिव्य परमानंदाची प्राप्ती करून घ्यावी या घोर अशा भवसागरातून सहजतेने सच्चिदानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी भक्ती आणि अखंड नामस्मरण हाच सुलभ उपाय आहे भक्तीचा आनंद आणि ब्रह्मानंद सुखाचा आनंद यामध्ये यत्किंचितही फरक नाही निर्गुण ब्रह्मच सद्गुरूंच्या सगुण रूपाने अवतरलेले असते म्हणून ज्याला त्या शाश्वत ब्रह्माचा आनंद हवा असेल त्याने सद्गुरुभक्तीची कास धरावी सद्गुरुभक्तीशिवाय ब्रह्मानंद कधीही प्राप्त होऊ शकत नाही अहो मंडळी आपला देह चिरकाल टिकणारा नसून अशाश्वत आहे अशा नश्वर देहाचा भरोसा नसल्याने लवकरात लवकर सद्गुरुभक्ती करून कृतार्थ व्हावे आपल्या अमूल्य जीवनाचा एकही क्षण व्यर्थ न दवडता प्रत्येक क्षण भगवंताच्या नामात अर्थात सद्गुरुभक्तीतच लावावा ह्या घोर कलियुगात ब्रह्मानंद प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन सद्गुरु सद्गुरुभक्ती हेच आहे सद्गुरुभक्तीच्याच दिव्य प्रभावाने नराजचे नारायण झाले आहेत शाश्वत सुखाचा मार्ग कसा आत्मसात करावा सर्व प्राणीमात्रांवर दया कशी करावी अपराध्यांना क्षमा कशी करावी समर्थांसारखे वैराग्य कसे अंगी बांधवावे संत तुकोबांसारखे समाधान कसे मिळवावे ब्रह्मानंद महाराजांप्रमाणे ब्रह्म चैतन्यात कसे विलीन व्हावे इत्यादी अनेक गोष्टी सद्गुरूंच्या भक्तीने सहज साध्य होतात सद्गुरूंच्या अनन्य भक्तीने परमार्थाच्या आड येणारे विषय एखाद्या पळपुट्या लांडग्याप्रमाणे पळून जातात आणि काम क्रोध लोभ मोह मदमत्सर आणि अहंकार हे शत्रू भित्र्या सशाप्रमाणे कुठेतरी भगदाडात जाऊन लपून बसतात खरोखरच सद्गुरु भक्तीचा महिमा अगाध है सद्गुरूं सहवासा अहोर भगवंता की कथा भगवंता अखंड नाम आणि दिव्य उपदेशमृता से श्रवण सतत चालत सहवासा रहना का सतत पड़ते रहते मन त्या दिव्य परम्त्मी एकूप होते अहो सदगुरु भक्ति की भगवान श्रीराम श्रीकृष्ण देवादिदेव महादेव धरले सामान्यनवानी का सद्गुरु भक्तिशिवाय ब्रह्मादिकां शाश्वत सुखा की प्राप्ति हो शक नहीं अदगुरु भक्ति से दिव्य रस्य है साक्षात शिवशंकर जगजननी पार्वती मातस सदगुरुभक्ति महिमा समझावन संगावा यासारखी सद्गुरु भक्तीची दिव्य साक्ष कोणती असणार या शिवशंकरांचे म्हणणे सर्वांना मान्य करावेच लागेल अन्यथा शिवशंकर आपल्या त्रिशुलाने गुरुद्रोह्याचा संहार केल्याशिवाय राहणार नाहीत सद्गुरुभक्तीच्या दिव्य प्रभावाने अनेक साधकांचे सिद्ध झाले बद्ध जीव विषयांच्या फाजील आसक्तीमुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकला जातो तर तीच फाजील आसक्ती सद्गुरुभक्तीकडे लावल्यास तोच बद्ध जीव सद्गुरु भक्तीच्या प्रभावाने सिद्ध अवस्थेत जाऊन पोहोचतो आपली वृत्ती विषयासक्त न होण्यास सद्गुरुभक्तीची कास धरावी सद्गुरूंनी सांगितलेले साधन प्राणापेक्षाही अधिक सांभाळणे यालाच सद्गुरुभक्ती म्हणतात आपल्या देहाच्या प्रत्येक हालचालीत सद्गुरूंनी दिलेल्या भगवंताच्या नामाचे स्मरण सतत करीत राहावे नाथांचा विसर पडून आपली वृत्ती नश्वर विषयात गुंग होण्यास तिळमात्र सवडच देऊ नये आपल्या प्राणप्रिय सद्गुरुनाथांना अगदी बेंबीच्या देठापासून आर्तभावने प्रार्थना करावी की हे माझ्या प्राणप्रिय दीनदयाळा माझ्या अंतकरणातले घालनरडे विकार नाहीसे कर मला भगवंताच्या दिव्य नामामृतामध्ये गोडी निर्माण कर माझ्या जिभेला निंदारूपी घाण चाटण्याची जी सवय लागली आहे ती सवय नाहीशी करून त्या जिभेला भगवंताच्या दिव्य नामामृताची गोडी लागू दे अशी सद्गुरुनाथांना तळमळून प्रार्थना करून अनन्य भावाने सद्गुरूंना शरण जावे सद्गुरुनाथांशिवाय सर्व दृश्य गोष्टी मिथ्या अशाश्वत आहेत हे उमजून एक सद्गुरु भक्तीच तेवडी सत्य आणि शाश्वत आहे हे हृदयी बिंबवून सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य मंत्रातच आपला काळ घालवावा सद्गुरुनाथ महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ जय जय सद्गुरु समर्थ